सर्ग भरद्वाजा ने मंटले भगवान रामादिकाना जीवन मुक्त स्थिती कशी प्राप्त जाले। ते मला मैं क्रमाने कथन करा मंजे ते श्रवन नित्य सुखी मग वमिकी ने संगित आकाशत ज्याप्रमाण नील वर्ण भाषो जगदरूपी भ्रम भाव स्वरूप भ्रम निर्माण हो है। है हो या परिपूर्णपण विस्मरण होने हिच परमोच्च स्थिति है कारण दृश्य वस्तुजाता अत्यंत अभाविवायरण होते स्वप्रय्त् आत्मज्ञा की अवस्था प्राप्त कर घी पाजे तत्वनिश्चय हो शास्त्रा अभ्यास कियाषय ज्ञान होने शक्य हो ज्याप्रमाणे आकाशाचा नीलवर्ण हा विचाराने नाहीसावतो त्याप्रमाणे दृश्यमान होणारा जगताविषयीचा जगता भास हाही तत्वज्ञानाच्या योगाने नाहीच होतो आणि ते नाहीच असा अनुभव प्राप्त करून घेता येतो दृश्य हे नाहीच असा बोध झाला म्हणजे ते मनातूनही अजिबात नाहीसे केले पाहिजे अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे मनुष्याला पूर्ण अशा निर्वाण सुखाचा अनुभव मिळवता येतो परंतु ही स्थिती न येता शास्त्ररूपी गतेत अनेक वर्षे गुंतून राहिले तरी ज्याच्या ठाईचे अनादी अज्ञान कृत्रिम रीतीने निर्माण झालेले आहे त्यांच्या ठिकाणचे अज्ञान नाहीसे होणे अशक्यच आहे वासनांचा पूर्णतः त्याग होणे म्हणजेच अशा मोक्षाची स्थिती प्राप्त होणे या वासनांचा उत्तम रीतीने त्याग करणे हे केवळ त्यांनाच की ज्यांच्या ठिकाणी अविद्याधिकांचा मल नाहीसा झालेला आहे दहिवराची वृष्टी होण्याचे बंद झाले म्हणजे पूर्वी जमिनीवर पडलेले हिमकण जसे फार वेळ टिकत नाहीत तशाच प्रकारे वासना क्षीण झाल्या म्हणजे चित्त हे सत्वर गलित होते त्यामुळे नंतर बंध निर्माण होण्याची भीती नसते अशा प्रकारे मन नसल्याने स्थूल देह हो बंध असण्याची नसते कारण ज्याप्रमाणे तंतूने ओवलेली मोते धारण केलेली असतात एक शुद्ध वी मलिवासना मलिवासना हाथी जन्मा कारण होता तो शुद्धवासना हाथ जन्म मृत्यु बंध नहीं कर निमित्त होता अज्ञान रूपी शेता मधे मलिवासना या विषयांच्या अनुबंदाने प्रभावी होऊन वृद्धी पावतात अहंकार रुपी क्षेत्रज्ञ राग द्वेषिकांच्या जलवर्षावाने त्या अंकुराची रोपे बनवतो म्हणूनच असे म्हणता येईल की मलीन वासना या पुनर्जन कारण होतात ज्ञात्यांचे हेच मत आहे या उलट शुद्ध वासना ह्या भाजलेल्या बीजाप्रमाणे पुनर्जन्मरूपी अंकुराचा नाश करून तत्वांचे ज्ञान करून देतात त्यामुळे अस्तित्वात असलेला देह एवढा राखण्यापुरताच या शुद्ध वासनांचा उपयोग होतो अशा बाबतीत पुनर्जनची शक्यता नाही दिली जाऊन नंतर जर, जरी गती देणे थांबवले तरी तरी सुद्धा काही काळ त्या चक्राची गती कायम राहते तद्वत या जीवनमुक्ताच्या देहस्थितीचे असते ज्यांच्या वासना शुद्ध झाल्या आहेत आणि तत्वविषयक ज्ञान झाल्यामुळे जे जन्ममृत्यूच्या अनर्थकारी चक्रगतीतून मुक्त झाले आहेत अशा महाभागांनाच जीवनमुक्त ही संज्ञा दिली जाते तेव्हा त्या ते महाबुद्धिमान रामाला ज्या साधनक्रमाने असे जीवनमुक्त पद प्राप्त झाले तो साधनक्रम मी तुला आता सांगतो तु। यामुळे जरा जरा आणि मरण यांची आपत्ती तुझ्या बाबतीत नाहीशी होईल हे महाबुद्धिमान भरद्वाजा हां साधन क्रम श्रवण केलास म्हणजे तू सर्व काळ सर्वज्ञ होशील तो राजीव राम विद्यातील म्हणजे गुरुगृहचा खेळकरपणे आनंदात घालवले दशरथ राजा पृथ्वीचे पालन करीत होता आणि प्रजा ही कोणत्याही पत्तरेची पीडा किंवा दुःख नसलेली अशी सुस्थितीत होती असा पूर्ण सुखात काल जात असता तीर्थे आणि पुण्याश्रम यांचे आपल्याला दर्शन व्हावे अशा विचाराने श्रीरामाचे मन एकाएकी अत्यंत उत्कंठित झाले हंस ज्याप्रमाणे कोमल कमलापाशी जाऊन त्यांचा आस्वाद घेतो त्याप्रमाणे आपल्या पित्याच्या आरक्त चरणाजवळ जाऊन विनयाने आणि आदराने त्या चरणांचे ग्रहण करून राम म्हणाला अहोतात तीर्थे देवस्थाने वने पवित्र स्थळे यांचे दर्शन घेण्याविषयी माझे मन उत्कंठित झाले तेव्हाही माझी प्रार्थना आपण पूर्ण कराल अशी मला आशा वाटते कारण आपल्याकडे याचना करण्यासाठी आलेल्या कोणाही माणसाचे इच्छित आपण सफर केले नाहीत असे आजपर्यंत कधीच घडले नाही तरी माझ्या या पहिल्यांदाच केलेल्या प्रार्थनेची आपण पूर्ण कराल तिचा अभय करणार नाही अशी आशा रामाने केलेली हो के राम, ही पहिलीच प्रार्थना ऐकून दशरथ राजाने वसिष्ठांचा विचार घेऊन आणि रामाचा मनोभंग होऊ नये या दृष्टीने त्याला जाण्यासाठी अनुद्या दिली नंतर उत्तम आणि कल्याणकारी अलंकारांनी शरीर विभूषित केलेला राम द्विजांचे आशीर्वाद घेत श्री वसिष्ठांनी पाठवलेले विप्र शास्त्रज्ञ तसेच आपल्यावर प्रेम करणारे काही राजपुत्र आपले बंधू यासह जाण्यास सिद्ध झाला जाण्यापूर्वी आपल्या मातांना आलिंगण देऊन त्यांचे ते आशीर्वाद ग्रहण केले आणि मग सर्वांसह तो एका शुभमुहूर्तावर तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्या मंदिरातून बाहेर पडला राजधानीतून चालला असता पौरजनाने त्या मंगलप्रसंगी वाजवलेल्या वाद्यांचा घोष त्याच्या कारणावर पडत होता राजधानीतील स्त्रियात आपल्या सुंदर नेत्रांनी रामाच्या मुखकमला भ्रमरीप्रमाणे आकंठ पान करीत थु। करी होत्या राजधानीबाहेरच्या खेड्यातील अनेक स्त्रिया श्रीरामावर लाह्यांचा वर्षाव करीत होत्या त्यामुळे त्यावेळी श्रीरामाचे शरीर बर्फाच्या वर्षावाने शोभित होणाऱ्या हिमाचलाप्रमाणे शोभत होते मार्गातून जाताना तो विप्रजनांना दानाधिकाने तृप्त करीत आणि प्रजाजनाने दिलेले धन्यवादपूर्वक आशीर्वाद एक होता वाटेत शेकडो प्रदेशांचे निरीक्षण करीत अनेक निबिड अरण्यातून रामाने प्रवास केला पुण्य पवित्र नद्यांचे तीर पवित्र क्षेत्र समुद्र पर्वत अशा अनेक ठिकाणी स्नान दान तप ध्यान इत्यादी पुण्य कार्यक्रम दर्शनीय स्थानांचे दर्शन करीत आपल्याला पवित्र करीत करीत राम चालला होता मार्गामध्ये चंद्राप्रमाणे शौभ्यंत दिसणारी मंदाकिने नीलकमलाप्रमाणे नीलक भसणारी कालिंदी त्याचप्रमाणे सरस्वती शतद्रु चंद्रभागा इरावती वेणी कृष्णवेणी निर्विध्या शरयू चर्मणवती वितस्ता विपाशा बाहुदा इत्यादी नद्या प्रयाग नैमिषणावाचे धर्मारण्य गया वाराणसी श्रीशैल्य केदार पुष्कर मानस उत्तरमानस हयग्रीवतीर्थ तीर्थवृंद अग्नितीर्थ इंद्रद्योम नामक महातीर्थ इत्यादी पवित्र तीर्थे कार्तिकीय स्वामी शारग्राम इत्यादी शंकर आणि विष्णू यांची चौसष्ठ पवित्र स्थाने चारही समुद्रांचे वैचित्र्यपूर्ण आणि आश्चर्यकारक तट विंध्य मंदर कुंज इत्यादी पर्वत राजश्री तसेच देव आणि ब्राह्मण यांचे शुभ आणि पवित्र आश्रम अशी अनेक पवित्र स्थाने पाहत पाहत चारही दिशांच्या तीर्थयात्रा आपल्या बंधू समेत श्रीरामाने केल्या देव किन्नर मानव यांनी केलेला सन्मान स्वीकारत सर्व पृथ्वीचे पर्यटन करून महादेवाने शिवलोकाला परत यावे त्याप्रमाणे श्रीराम आपल्या अयोध्येनगरीला परत आला इथे श्री वासिष्ठ रामा महारामायणे वैराग्य प्रकरणे तृतीय सर्ग